नमस्कार श्रोते एका छोट्याशा ब्रेक नंतर आणि इतक्या सुंदरशा गाण्यानंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमामध्ये वेलकम बॅक <laughs> आपल्यासोबत आहेत आर जी कैला सर आणि खूप सुंदर असा चार कविता आपल्याला ऐकायला मिळतात आणि शब्द काय आहेत नेमके त्याचे भाव वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपल्याला ऐकायला मिळतात आय थिंक सर so, तुम्ही सुद्धा आम्हाला कॉल करू शकता एस एम एस करू शकता आणि तुमच्या मनात शब्दांप्रती जे काय भाव आहेत ते आमच्या समोर मांडू शकता या नंबरवर आमचा नंबर आहे सेवन मी नंबर पुन्हा एकदा सांगते एकोनिस एकोनिस शुन्य शुन्य शुन्य शुन्य भाव शब्दांतले भाव आपण गाण्याद्वारेही सांगू शकता एखाद्या कॉल करू शकता असं म्हटलं जात कि शब्दात जेव्हा असतात भाव शब्द घेतात काळजाचा ठाव हा हा आणि शब्द जेव्हा घेतात काळजाचा ठाव त्यानंतर मात्र जे काही नातं असतं त्या नात्यामध्ये तक्रारी वा अशा स्वरूपाचं नातं पुढं गुंफत जात आणि शब्द माणसाला जगायला शिकवतात निश्चितच कारण एखादा शब्द असा असतो कि एखाद्या व्यक्तीला खूप महत्वाचा असतो आणि तो त्याला आशीर्वाद म्हणून किंवा हो, एक दुवा हो, म्हणून प्रत्येक हो, भावामध्ये ते त्याला व्यक्त केलं जातं हो, जसं आपण म्हणतो ना एक आशीर्वाद देतो आयुष्यमान भव हो, त्याचा किती अर्थ आहे पण जसं मी म्हणत होते की आयुष्यमान भव जे काही कोणाला जातो त्या शब्दातही खूप ताकद आहे निश्चित कारण काय आहे की कुणी जर का आपल्याकडे काही आशनी आलेला असेल हॅलो हॅलो कोण बोलतायत सर आपण हॅलो आम्ही ऐकतोय आपल्याला सर बोला हा सर कोण बोलताय कुठून बोलताय सर तुमचा वाटण डिस्ट्रिक्टर बोला कोणतं गाणं ऐकायचं सर तुम्हाला का आपल्याला काही चारोळी ऐकायचंय सर नाही गाणं हा सांगा सर कोणतं गाणं ऐकायचं आपल्याला गाणं आहे मला ते गाणं त्या गाण्याचे बोलणे आठव अच्छा आम्ही पाहतो सर आता बोला आपल्याला आठवत नाही तर आम्ही प्रयत्न करतो सर आपण कॉल केला सर खूप खूप आभार हा सर तुम्ही काहीतरी सांगत होते हा तर एखादा व्यक्ती आपल्याकडे आला आणि खूप आशेने येतो आणि स्वतःबद्दल तो भरभरहून सांगत असतो की मी हे करणार आहे मी ते करणार आहे आणि आपण जर त्याचं पूर्ण ऐकून घेतलं आणि आपण जर त्याला सहजपणे म्हटलं की अरे हो तुझ्याकडं खूप मोठ स्किल आहे तुझ्याकडे खूप मोठी जिद्द आहे आणि तू हे निश्चित करू शकतो आपण हे सहजपणे बरोबर आहे ना कारण तेच फार महत्वाचं असतं हो। कारण एखाद्या शब्दामुळं एखाद्याचं जर मन इतकं दुखावत असू शकतंय तर एखाद्या शब्दामुळे एखाद्याचं शब्दा मन सुखावत सुद्धा असू शकतो आणि सुख आणि दुःख हे शेवटी म्हणजे कसं आहे की मांडण्यावर आहे हो बरोबर आता जगामध्ये इतक्या प्रकारची लोक आपल्याला आयुष्यामध्ये भेटतात आपण रोजचा आपलं दिनक्रम करीत असताना कितीतरी लोकांशी आपला मुकाबला सामना होतो आपल्याला कॉल येतोय आपण कॉल घेऊया हॅलो हॅलो हा सर शब्दाविषयी आरोग्य द्यायची होती आपल्याला बोला मॅडम आपलं नाव हो काय आपण कुठून बोलतोय मॅडम का कुप, कुप आ, सर डॉक्टर रेणुका भाऊ सर जालन्यावर बोलते बोला आपली सांगा चारुळी आम्ही ऐकतोय स्पंदने सुंदर शब्दानेच सुरू होते मग प्रेमाचे भंगणे वा वा खूपच खूपच अप्रतिम असे भाव आपण मांडले तुम्हाला काय म्हणायचं मॅडम शब्द म्हणजे काय हॅलो शब्दांमध्ये एखाद्या बोला। सुरू वा वाईट निर्माण होण्यामागे शब्द <laughs> आपण शब्दाबद्दलची व्याख्या केली कारण शब्दांमुळेच नाती जुळतात ही आणि शब्दांमुळेच नाती तुटतात तुटता। आपण अगदी मोजक्या शब्दामध्ये अतिशय समर्पक असं सांगितलंय मॅडम खूप खूप आभार आपण कॉल केला जसा कि म्हणतो ना शब्द याची व्याख्या केली हो तर खूप मोठी आहे निश्चितच पण समजली तर खूप छोटी आहे खूप छोटी आहे आणि कस असत शब्द जेव्हा हृदयाशी भेटणारे असतात त्याच्याबद्दल म्हणजे कस कि श्वासात तू शब्दात तू तुझेच नाव माझ्या ओटी वा श्वासात तू शब्दात तू तुझेच नाव माझ्या ओटी तू माझ जग तू माझ प्रेम मी कायम जगेन तुझ्यासाठी मी कायम जगेन तुझा तुझा तर ही ही डिवोशन साठी असतात ज्याच्यामुळे नाती फुलत जातात हो नक्कीच आणि आई थिंक आहे सरिता निगडीवरून आणि तिला एक गाणं ऐकायचंय हमे और जिने की चाहत न हो। होते वाँ। वाँ। तर ते गाणं आपण खास ती ऐकूया Oh, my God. ते आपण ऐकत आहात पुणे आवाज रेडिओ एफ एम एकशे सात पॉइंट आठ आणि हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमामध्ये लाईव्ह कार्यक्रमामध्ये मी आरजे कैलास सोबत तेजुजी आम्ही दोघं आपलं परत एकदा स्वागत करतोय आपलं खूप खूप स्वागत आणि आताच आपण ऐकत होत की शब्दांचं महत्व आता आपण ज्यावेळी शब्दांशी चर्चा करतो तर आपल्याला एक जुनी मन आठवत असेल तेजूजी की ज्या जाय परवचन ना जाय म्हणजे जर आपण एकदा कुणाला शब्द दिला तर तो शब्द पाळला पाहिजे आणि त्याच्यामुळं जसं की आपल्याला एक चारोळी सुद्धा आली होती हरिश्चंद्राचं हो, ज्याच्यात नाव होत आणि हरिश्चंद्र राजाच काय नाव घेतलं जात म्हणजे दिलेला शब्द पाळला होता स्वप्नात दिलेलं वचन पूर्ण केलं होतं आणि म्हणून एखाद्याचं खरं बोलत असत आपण म्हणतो तो काय राजा हरिश्चंद्र च्या अवलाद आहे का हो हो अगदीच आणि आपण अल्लीच्या जमान्यामध्ये काय पाहतोय की आपण स्वतःचा स्वार्थ पाहतोय आपण हे पाहतोय की माझा फायदा कसा होईल जे आपण काल बोललो जे आपण थोड्या वेळापूर्वी बोललो जे आपण कोणाला तरी वचन दिलं कुणाला तरी शब्द दिले ते आपण आपल्या स्वार्थासाठी सोयीस्कर आपण विसरतोय आणि शब्द पाळणे आणि शब्द मोडून वेळ साधणे असे प्रकार सुद्धा हल्ली जास्त घडत आहेत हो की नाही बरोबर आहे आणि म्हणून प्रत्येकाने शब्दांचं महत्व हे ठेवलं पाहिजे निश्चितच निश्चितच आणि शब्दांचं कस आपण पाहतोय की आता आपण आपले जी विचारांची कक्षा आहे ही विचारांची कक्षा आपण खूप संकुचित करतोय आता जेव्हा पूर्वी अशी शब्द वापरले जायचे जनरली बोलताना सुद्धा की आपण आपण सगळे आता आपण फक्त मीच हा शब्द वापरतोय त्यासाठी मला एक या ठिकाणी चारोळी सादर कराविषयी वाटते तेजूजी फक्त मीच आणि आपण दोन शब्द किती आहेत विसंगत मी मीच आणि आपण दोन शब्द किती आहेत विसंगत बरोबर एक नाते तोडतो दुसरा एकाने दुरावा तर दुसऱ्याने जीवनात रंगत वाईज जी आपण या शब्दांना जोडतो आपण जेव्हा एखादं काम करतो त्यावेळे आपण पाहतो की आपण लीड रोल मध्ये असतो आपण पुढच्या फ्रंट फुट वर आपण काम करत असतो परंतु आपण काम करत असताना जे आपले सोबत सहकार्य आहेत अगदी खाली आ, छोटी-छोटी साफसफाईची म्हणजे मला असं वाटतं की आपल्या मध्ये ना ग्रॅटिट्यूड असलं पाहिजे निश्चितच कारण प्रत्येक व्यक्ती जसं म्हणतो ना की स्टेजवर जे परफॉर्म करणारे असतात ना हो। लोकांना ते दिसतात हो। पण त्याच्या बॅकसाइडला जे काम करणारे आहेत काय होईल जर त्यांना आपण थँक्यू म्हणलं तर खूप सुंदर असा शब्द आहे कारण जसं सर तुम्ही म्हणतात ना मी ऍक्च्युली हो आपण हो, म्हणजे एक रिस्पेक्ट हो, एक एक एगो आला आणि मी म्हणजे इगो आला आणि म्हणतात की इगो इज द ग्रेटेस्ट इग्नोरन्स इन अवर लाईफ त्याच्यामुळे आपल्या जीवनातली खरंच एक समजूतदारपणा ज्याला म्हणतो अंडरस्टँडिंग पॉवर संपलेली आहे का आता मी मी मी हा शब्द इतका आत्म लोकांनी बिंबवला त्यामुळं कृतज्ञता काय व्यक्त करावी कुणा पुढे करावी विसरलेली मी मी, मी सोशल मीडियावर एक छोटीशी गोष्ट ऐकली होती आजच्या प्रोग्रामच्या निमित्ताने सांगू इच्छितो मी हो हो सांगितलं असते मोठीशी आणि तिथे अगदी मायनस टेम्परेचर असतं त्या ठिकाणी दोन तीन शिफ्ट शेकडो लोक काम करत असतात त्याच्यामध्ये एक तो तृतीय स्रिने कर्मचारी असतो आणि त्याचा नियम असा असतो की जेव्हा ती फॅक्टरी बंद होते त्यावेळी तिथलं टेंपरेचरून एवढं त्या फॅक्टरीच्या गेट मधून आत प्रवेश करत असतो त्यावेळी तो हमखास गेट वर थांबलेला जो वॉचमन असतो त्याच्यापासून थांबून कसे आहात काका कसे आत दादा जेवण झालं का हे निश्चितपणे तो बोलून तो गेट मध्ये एंट्री आणि जेव्हा त्याची शिफ्ट संपत आहे तर शिफ्ट संपताना कसे आहात आज तुमची नाईट ड्युटी असे दोन चार प्रेमाचे शब्द बोलून तो निघून जात असतो तुम्हाला माहिती तुम्ही जे सांगितले गोष्ट त्याच्यावर मला एक पिक्चर आठवला मुन्नाबाई गोष्ट पूर्ण ओके एक दिवशी काय होत की सगळे लोक निघून जातात अच्छा आणि जो तो वाचवन असतो त्याला एक तासानी कळत कि बाबा सकाळी तो जो एक्स वाय जण माणूस असतो तो सकाळी तर मला बोलून गेलाय पण तो रोज मला परत जाताना बोलून जातो आज तो मला गेला नाही म्हणजे तो आत अडकला वगैरे आहे का आणि मग तो धावत पडत आज जातो आणि त्याला दिसत की तो तिथं कुलपामध्ये चुकून कुलूप लावला गेला आणि हा मायनस टेम्परेचर मध्ये आत कुडकुडतोय म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपण जाता त्या वॉचमनला फक्त ओळखीनं प्रेमानं अगदी आपुलकीनं दोन शब्द बोललो ती गोष्ट त्याच्यामुळे त्या व्यक्तीचा जीव सुद्धा वाचला किती मोठी गोष्ट आहे ही एका हो, शब्दामुळं इतक्या हो, सगळ्या गोष्टी घडतात आणि म्हणून मी तुम्हाला जसं म्हणत होते सॉरी मध्येच मी काटलं तुम्हाला कि मुनाभाई एमबीबीएस मध्ये जे जादू की झप्पी कि तो जो पुसणारे ते अजबा सिनियर सिटीजन पुसून पुसत राहतात लोक येत राहतात जात राहतात पण संजय दादाची जी मधली जी एक एंट्री आणि ती जी जादूची झप्पी आणि एक थँक्यू ही त्या व्यक्तीच्या मनातले जे जर रागातले भावना ती बदलली गेली खरंच अशी जादूची जे भाव आहेत ते बदलू शकतात मला असं वाटतं की आपण जर कोणाला आनंद देऊ शकत नसेल तर आपण राहिलं पाहिजे आपण थोडासा संयम पाळला पाहिजे आपल्या शब्दामध्ये कारण कदाचित आपण जे शब्द बोलतो तेवढ्या आपल्याला ऐकायला पण येऊ शकतात नक्की आपण असंही म्हटलं जातं की आपण तेवढंच बोलावं जेवढं आपण ऐकू शकतो आणि मी असंही सांगू शकते सर शकते। <laughs> मी असंही म्हणू शकते सर की कि आपण किती बोलू तरी खूप काही आहे बोलाय नेहमीच म्हणत आले असं होतं की निगेटिव्ह म्हणजे जे काही हृदयाला घाव करणारे शब्द आहे हा शब्द आहे ते आपण समोरच्या बोलावे जेवढे आपण समोरच्याकडून ऐकू शकू आणि म्हणून मी नेहमी म्हणत असे की कोणताही प्रवास हा न संपणार आहे तसंच आजचाही दिवस जसे की वेळ म्हणती आहे की आता दोन वाजून छप्पन्न मिनटं झालेली आहेत आणि आपल्या दोघांचाही परतीच्या वेळ झालेली आहे पण निश्चितच आमची जायची वेळ झालेली आहे पण आम्ही नक्की पुढच्या रविवारी आणि होऊ शकत नाही की आम्ही तुमचे फॅन आहोत आपण सांगितलं की आपली वेळ वाट बघते आणि श्रोत्यांची आपण रजा घेणार आहोत तर जाता जाता, जाता, जाता, जाता कि मला एक चारुई श्रोत्यांसोबत शेअर कराय की नात्यांचा प्रवास हा सदावा संवादातून पाहण्या शब्दांना आपुलकीचा रिपीट करतोय त्याचं कारण असं आहे की आपण रोज आपल्या जीवनामध्ये जगत असताना आपण आपल्या शब्दांना अतिशय मर्यादेमध्ये अतिशय बंधन घालून अतिशय नम्रपणे ते बोललो पाहिजे बरोबर तर आपण बोलत होतो आपला कारण वे कुठे जातो एक तास हा कळत नाही आणि आम्हाला जावं लागणार आहे श्रोत्यानो याच्यामुळे कारण आम्हाला पुढच्या रविवारी पुन्हा तुमच्या सोबत यायचंय गप्पा मारायला शब्दांवर आणि हो पुढच्या रविवारी तुम्ही सुद्धा आमच्यासोबत शब्दांसोबत खेळू शकता असे कॉलच्या ऐकवल्या सर्वांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो तर आता आम्ही तुमची रजा घेतोय पण तुम्ही मात्र कुठेही जायचं नाही आणि ऐकत राहा रेडिओ पोनेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम आनंद रानंद लुटा अगहे माची मली ग पोरगी पटली, पटली। इष्का नोट ही बटली हाय हाय जोडी जमली ग अशी छटका सुकोनगी पटली गीती तुला चसली ग मनात ती ती ग तुझी माझी जोडी जमली ग अशी छटका सुकोनगी पटली